अध्याय 313 तेरावा अध्यात्म अधिभूत व अधिदैवत याज्ञवल्क सांगतात तत्वज्ञ आणि ब्राह्मण दोन्ही पायांना अध्यात्म गणमनक्रियेला अधिभूत व विष्णूला या उभय अवयवांचे म्हणजे पदांचे अधिदैवत असे म्हणतात त्याचप्रमाणे तत्वार्थज्ञ गुदाला अध्यात्म पुरुषोत्सर्गाला अधिभूत व सूर्याला या अवयवांचे अधिदैवत मानतात योगवेत्ते उपस्थाला अध्यात्म तज्जन्य आनंदाला अधिभूत व प्रजापतीला अधिदैवत कल्पितात सांख्यज्ञ उभय हस्तांना अध्यात्म हस्तकृत्यांना अधिभूत व इंद्र हे तद्विषयक अधिदैवत असे समजतात वेदवेत हे वाणी अध्यात्म शब्द अधिभूत व अग्नि अधिदैवत असे जाणतात नेत्र अध्यात्मरूप अधिभूत व सूर्य अधिदैवत होय अध्यात, श्रोत्र अध्यात्म शब्द शब्दाधिभूत व दिशा अधिदैवत हो। या याप्रमाणेच जिव्हा नासिका त्वचा मन अहंकार व बुद्धी ही अध्यात्म असून रस गंध स्पर्श मननविषयी अभिमान आणि ज्ञेयवस्तू ही त्यांची अनुक्रमाने अधिभूत होत व आप पृथ्वी वायू चंद्रमा बुद्धी आणि क्षेत्रज्ञ ही क्रमशः अधिदैवते आहेत असे ज्ञाते यांनी ठरविले आहे गुणवर्णन हे तत्वज्ञ राजा या प्रकारे आरंभी मध्य व शेवटी म्हणजे सृष्टी समाधी व प्रलय या स्थानी दृग्गोचर होणाऱ्या एकाच ईश्वराच्या विभूती तुला एकेत घेऊन -एक सविस्तर सांगितल्या हे महाराजा प्रकृती ही स्वच्छंदाने स्वतःचे इच्छेने जणू काय कर्मणुकी करता विकारोगोचर होऊन शेकडो हजारो गुण निर्माण करते ज्याप्रमाणे मानव प्राणी एका दिव्याच्या सहाय्याने हजारो दीप प्रज्वलित करतो त्याप्रमाणे प्रकृती ही पुरुषाच्या सत्परजतम या गुणांना विशेष प्रकारे प्रकट करून हजारो सृष्ट वस्तू विकारभिन्नत्वाने निर्माण करत्या सहनशीलता आनंद ऐश्वर प्रीती इंद्रियांची प्रसन्नता सुख सुचिरभूतपणा निरामयता संतोष श्रद्धा दानशुरत्व, दया क्षमा धृती अहिंसा समता सत्य ऋणमुक्ती मार्दव लज्जा शांतपणा स्वच्छता सरळपणा आचार निर्लोभता इष्ट वा अनिष्ट यांचे संयोगवियोगाने हृदय चंचल न होणे कृतकर्माबद्दल बढाई न मागणे योग्य मूल्य देऊनच कोणतीही वस्तू घेणे निरीच्छता परोपकार द्रक्षता, दृक्षता भूतमात्राबद्दल दया हे सत्वविकाराचे गुण म्हणून निर्दिष्ट केले आहेत रज या विकारापासून उत्पन्न होणारे गुण म्हटले म्हणजे रूप ऐश्वर युद्ध दानेच्छेचा अभाव निर्दयता सुख व दुःख या दोहांचा उपभोग परनिंदेची आवड विवाद करण्याबद्दल उत्सुकता अहंकार अनादर चिंता वैरबुद्धी परिताप परापहार निर्लजपणा कुटिलता, भेद नैष्ठुर्य काम क्रोध मद दर्प द्वेष व परविंदा हे होत आता तामस विकारापासून उद्भव होणाऱ्या गुणसमुच्च्च्चयात कोणते गुण येतात ते सांगतो ऐ मोह व अज्ञान हे तामस गुण होत तामिस्त्र म्हणजे क्रोध व अंधतामिस्त्र म्हणजे मरण असे सांगितले आहे शिवाय खादार्पणा कितीही भोजन केले तरी असमाधान तसेच काहीही प्याले तरी अतृप्ती गंध वस्त्र विहार शयन आसन दिवसाझोप परनिंदा व प्रमाद या गोष्टींची हाउस, तसेच नृत्य वादन गीत या गोष्टीवर अज्ञानामुळे श्रद्धा आणि प्रत्येक धर्माबद्दल द्वेष हे तामस गुण होत ओम तातस